वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग एकाहत्तरावा असे सांगणाऱ्या वसिष्ठांना जनक हात जोडून म्हणाला बरे आपण आमच्या कुळाचे वर्णन आता ऐकावे हे मुनीश्रेष्ठ कन्यादान करतानाच कुलिनाने आपले कुल पूर्णतः सांगायचे असते ते आपण ऐका निमी नावाचा परमधर्मात्मा सर्व पराक्रमी लोकात श्रेष्ठने आपल्या कामगिरीने त्रैलोक्यात प्रख्यात असा राजा होऊन गेला त्याचा पुत्र मिथी नावाचा त्या मिथीचा पुत्र जनक हा पहिला जनक होय राजा जनकापासून उदावसू उदावसूपासून धर्मात्मा नंदीवर्धन झाला नंदीवर्धनाचा मुलगा शूर सुकेतू नावाचा झाला सुकेतूपासून धर्मात्मा महाबलवान देवरात ज्या राजश्री देवरपासून बृहद्रथ बृहद्रथाचा शूर व प्रतापी पुत्र महावीर महावीराचा धृतिमान आणि पराक्रमी पुत्र सुधृती त्या सुधृतीचा धर्मात्मा धृष्टकेतू जो अत्यंत धर्मवृत्तीचा होता राजश्री धृष्टकेतूचा हरयेश्व नावाचा प्रख्यात मुलगा होता हरयेश्वरचा मरु मरुचा पुत्र प्रदिंधक प्रतिंदक, प्रतिंधक प्रतिंधकाचा धर्मात्मा राजा कीर्तिरथ कीर्तिरथाचा देवमिढ देवमिढाचा विवु विबुध विबुधाचा महिद्रक महिद्रकाचा मुलगा महाबलिष्ठ राजा कीर्तिराथ राजश्री कीर्तिराजाचा महरोमा महारोमा महारोमाचा स्वर्णरोमा स्वर्णरोमापासून रस्वरोमा ह्या महात्म्या धर्मज्ञ रस्वरोमाला दोन पुत्र झाले त्यातील ज्येष्ठ तो मी आणि धाकटा हा माझा भाऊ कुशधध्वज मी ज्येष्ठ म्हणून पिताने मला राजाचा अभिषेक केला आणि तो कुशधध्वजाचा भार माझ्यावर टाकून मनात गेला वृद्धपिता स्वर्गवासी झाल्यानंतर धर्माने मी राजाचे धुरावाहात आणि माझ्या देवासारख्या कुशधध्वज बंधूचे प्रेमाने पालन करीत होतो काही दिवसांनी सांकाशा नगरीहून पराक्रमी राजा सुधन्मा मिथिलेवर चाल करून आला त्याने माझ्याकडे दूध पाठवून उत्तम शिवधनुष्य आणि माझी कन्या पद्माक्षी सीता आपल्याला दे अशी मागणी केली हे महर्षे मी दोन्ही दिली नाहीत तेव्हा माझ्याशी त्याचे युद्ध झाले माझ्याकडून तो राजा सुधन्मा पराभव पाहून रणात मारला गेला मुनिश्रेष्ठा त्या राजा सुधन्माला मारल्यानंतर सांकाशा नगरीच्या राज्यपदावर मी बंधू कुशध्वजाला अभिषेक केला हा माझा धाकवू आणि मी वडील हे मुनिवर मी मोठ्या आनंदाने या दोन वधू देत आहे रामाला सीता आणि लक्ष्मणाला उर्मिला माझे मुलगी देव करण्यासारखी सीता ही बदली द्यायची आणि दुसरी उर्मिला मी देऊ इच्छितो हे त्रिवार सांगतो अत्यंत आनंदाने या वधू कन्या मी देत आहे याविषयी संशय नको दशरथ महाराज रामलक्ष्मणांकडून गोदान करायला लावा तसेच पितृश्राद्धादी करून मग विवाह विधी करा आज तिसऱ्या दिवशी मघा नक्षत्र आहे फलगू नक्षत्राचा लागला की विवाह विधी करा रामलक्ष्मणांच्या प्रित्यर्थ सुखोत्पादक दान करा बालकांडाचा एकाहत्तरावा सर्ग समाप्त